पुस्तक मनूबा व चित्राणी चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील चित्र चारू प्रकरण सातवे चित्रेच्या वडिलांना वेड लागते बळवंतरावांनी सर्वत्र शोध केला परंतु चित्राचा पत्ता नाही त्यांची रजाही संपली अधिक रजा मिळणे शक्य नव्हते ते परत आले कामावर रुजू झाले परंतु त्यांचे कशात लक्ष लागेना कामातही लक्ष लागेना बळवंतरावांना एकदम मामलेदारी मिळाली होती त्याचे काहींना वैषम्य वाटत होते बळवंतरावांचा मत्सर करणारे लोक होते खुद्द त्यांच्याच कचेरीत असे लोक होते बळवंतराव अलीकडे कामाविषयी जरा बेफिकीर होते ते काही गावांना जातास त्या गावी जाऊन आलो म्हणून कामाच्या डायरीत लिहित त्यांच्या आता लक्षातही फारसे राहत नसे त्यांचा मेंदू काम देण्याचा झाला या संधीचा दुष्टांनी फायदा घेतला कलेक्टरकडे निनामी पत्रे गेली मामलेदार साहेब न हिणता डायरी वगैरे भरतात असे कळवले गेले कलेक्टर जरा कडवा होता तो अकस्मात एके दिवशी येऊन दाखल झाला चौकशी करू लागला कामाची डायरी पाहू लागला या गावांना गेला होतात का तुम्ही नोंद आहे गेला होतात का कलेक्टरने विचारले मला आठवत नाही सरकारी काम म्हणजे का हजामती आठवत काय नाही बिन आठवणीचा अधिकार काय कामाचा येथे गावांची नावे भराभरा लिहायला बरी आठवली गेलो असेल मी बळवंतराव म्हणाले शिपाई त्या गावांचे पाटील बाहेर आले आहेत त्या सर्वांना बोलवा साहेबांचा सा हुकूम झाला ते पाटील आत येऊन उभे राहिले हे तुमच्या गावांना गेल्या आठ पंधरा दिवसात आले होते का नाही आले आम्ही बोलावले होते लोक आणीवारची तक्रार करीत आहेत काय हो हे पाटील काय म्हणतात मला काही कळत नाही ठीक तुम्हाला कळेल असे करतो हां जा बळवंतराव खरेच निघून गेले ते बाहेर जाऊन बसले थोड्या वेळाने घरीच निघून गेले कलेक्टरने कडक रिपोर्ट उभार बळवंतरावांना नालायक ठरवण्यात आले परंतु सरकारने त्यांनी सक्तीची काही महिने रजा असे सांगितले जर पुढे कार्यक्षम दिसले तर पुन्हा कामावर घेण्यात येईल असे कळविले बळवंतरावांना मोठा धक्काच होता सार्वजनिक जीवनाच्या दृष्टीने ही बेअब्रू होती तिकडे मुलीचा पत्ता नाही इकडे नोकरीवरून बडतर्फ पुन्हा कामाला नालायक हा शिक्का सरकार दरबारी बेअब्रू बळवंतराव खोलीत संचिंत होऊन बसले काय करावे ते त्यांना सुचेना भोजू त्यांनी हाक मारली काय साहेब चित्र आली का नाही साहेब कुठून येणार तू म्हणाला होतास ना की येईल म्हणून अजून सुद्धा म्हणतो धनी घोर नका करू सरे चांगले होईल देव सत्व पाहतो आहे भोजू चित्रा सापडली तरच आता बरे दिवस येतील माझे बाक्य चित्राशी जणू जोडलेले आहे ती जन्मली व आम्हाला उर्जित का आला मुले वाचू लागली कोठे आहे चित्रा कधी भेटेल आज नोकरी गेली बेकार झालो उद्या काय होणार कोठे आता थांबणार संकटांची ही गाडी येऊ लागली की लागोपाठ येतात नोकरीत आजपर्यंत कुणी नाव नाही ठेवले मला परंतु आज मी नालायक ठरलो लक्षच लागत नाही आठवणच राहत नाही सुचत नाही काय करू मी भोजू मला वेळ लागेल असे वाटते सारखी चित्र डोळ्यासमोर येते धनी सरे चांगले होईल धीर नका सोडू मला वेळ लागले तर भोजू तू या सर्वांची काळजी घे हो परंतु वेळ लागणार नाही धनी परंतु मला कबूल कर तू नाही सोडून जाणार सध्या आम्हाला साडेसाती आली आहे तू नको हो सोडून जाऊ भोजू आमच्याजवळ पैसेही फार नाहीत मी लाच लुचपत घेतली नाही जो कोणी मदत मागेल त्याला नाही म्हटले नाही कितीतरी शेतकऱ्यांना मी पैसे दिले त्यांच्या लग्नाला दिले अरे त्यांचेच पैसे मी उपकार केले असे नाही मी म्हणत हिला एक चार दागिने केले तेवढेच उद्या मी वेडात झालो तर कसे व्हायचे मुलांचे शिक्षण कसे व्हायचे भोजू तू यांना सोडू नको हो कबूल कर नाही ओ सोडणार काही कमी कपड देणार नाही माझ्या तिकडे माझ्या मुलखात घरदार आहे थोडी शेती आहे वेळ आली तर मी विकेन परंतु सांभाळीन सर्वांना तुम्ही काळजी करू नका परंतु सारे चांगलेच होईल काळजी नका करू चित्राताई भेटतील त्यांचे यजमान भेटतील घरात आता आनंद नव्हता सारी सचिंत होती सीताबाई रडत बसत बळवंतराव सरके करीत श्यामू रामू दामू आईजवळ बसत त्या मुलांना रडू आई बाबा कधी होतील बरे श्यामू विचारी चित्रताई आरी बरे होतील ती सांगे आम्ही जाऊ शोधायला ती मुले विचारी तुम्ही लहान आहात रे ती म्हणे सीतीला शोधायला वानर सुद्धा गेले आम्ही तर मानसे श्यामू म्हणे अरे ते वानर नव्हते ते देव होते मारुती म्हणजे का साधे माकड तुम्ही शाळेत जात जा परीक्षेत पास हो बाळांनो जातीले दिवस उगी रडू नका आणि बाहेर कोणी काही विचारले तर फार बोलत नका जाऊ समजले ना सीताबाई सांगायच्या काही दिवस असे गेले बळवंतराव आता पूर्ण भ्रमिष्ठ झाले ते एकदम काहीतरी बोलत जेवणासाठी पाठावर बसत आणि चित्रा आलो हो कोण येतो तुला तु तु पळवून बघू दे असे म्हणून एकदम दा उठून धावत काठी घेत घरातून बाहेर जात भोजू त्यांना परत घरात आण ते आपल्या खोलीत बसून राहत भोजू पहारा करी बळवंतरावांना कधी कर तो कलेक्टर डोळ्यांसमोर दिसे ते आपल्या मोठी मोठा आला कलेक्टर थोबाडला असता त्या ते दिवशी त्याची मुलगी हरवली असती तर त्याचे का डोके फिरले आण कलेक्टरला धरून कानशिलात देतो त्या गाढवाच्या हा बळवंतराव का नालायक मग लायक तरी कोण चित्रा जगात फक्त चित्रा लायक कोटे आहे चित्रा हाका मारते वाटतं भोजू धाव चित्राच्या मदतीला धाव दुष्ट आहे जिचे सासू दुष्ट फार दुष्ट राक्षसीन आहे तिने चित्राला नाहीसे केले नाही नाही ते बोलते बोलू दे ती बघ चित्रा शामू रामू दामू आली रे तुमची ताई हसा पुसाडोळ्याचे पाणी चित्रा कुठे गलपली होतीस दाराड होतीस कोठे होतीस आता मी वेडा नाही कोण म्हणते मी वेडा आहे मी वेडा तो शहाणा कोण चित्रा चित्रा एक शहाणी सारे जगाला ती अक्कल देईल निष्पाप मन म्हणजेच नाही का अक्कल सर्वांवर विश्वास म्हणजेच नवे का परम ज्ञान हसता काय मूर्ख का आज चित्राला ज्ञान आहे ते तुम्हाला शंभर जन्म तपश्चर्या करूनही मिळणार नाही भोजू भोजू रे कुठे आहे भोजू तू हो सर्वांना मी वेडा तू सांभाळ तू आपले घरदार विकणार आमच्यासाठी तू साधा गडी न शिकलेला आणि असे थोर तुझे मन चित्रासारखाच तूही ज्ञानी आहेस त्या कलेक्टरला जा शिकव दे थोबाडीत त्या लेखाच्या कलेक्टरची खुर्ची मिळाली म्हणजे का अक्कले ते सहानुभूतीने ज्ञान मिळते नम्रपणाने ज्ञान मिळते अशी बळवंतरावांची बडबड अखंड चालू असायची कधी कधी मुखे बसले की अखंड मौन एक शब्द मग बोलत नसत आई माझ्या मनात येते का सांगू भोजूने सिजा वेळेस विचारले काय भोजू आपण यांना इस्पितळात ठेवले तर तेथे वेड जाते काय उपाय करतात आपण येथून सहारीच जाऊ तिकडेच राहू ठाण्याला म्हणतात आहे असं दावाखाना मी येऊ चौकशी करून भोजू तू सांगशील तसे तुझ्यावर त्यांचा लोभ होता नाथांकडे श्रीखंड्या तसा जणू तू आमच्याकडे आलास तुझाच आता आधार आहे हो माहेरी तरी माझे सक्के कोण आहे एकदा येऊन गेले पुन्हा कोणी आले का जाऊ दे आपले नशीब ने आपण परंतु त्या इस्पितळात खर्च द्यावा लागेल मुलांच्या विद्या कसे करायचे या पाटल्या विकाव्या ही कुडी विकावी आई तुम्ही काळजी नका करू एवढ्या तांगावरची विकू नका शेवटी आलीच वेळेत विकू मी ठाण्यात चौकशी करून येतो येतो जाऊन आणि भोजू गेला ठाण्यास येऊन त्यांनी सर्व चौकशी केली त्याने बळवंतरावांसंबंधी सारी हकीकत सांगितली डॉक्टर म्हणाले घेऊन या गुण येईल भोजूने तिथे राहायला एक चांगले घरही पाहिले नवपड्याच्या दत्त मंदिरात खुल्या रिकाम्या होत्या तेथून इस्पितळे जवळ होते सीताबाईंना देवळाचाही आधार होईल ते दत्त मंदिर सुंदर होते केवढे थोरले आवार बाग होती तेथे मोफत वाशनालय होते मोफत दवाखाना होता रम्य शांत ठिकाण मुलांना शाळाही फार लांब नव्हती तिथे सहारी व्यवस्था करून भोजू आपल्या गावी गेला त्याने आपले घरदार शेतीवाडी विकली आणि जे काय हजारभर रुपये मिळाले ते तो घेऊन आला आपल्या नावाने पोस्टात त्याने ते ठेवले भोजू घरी आला त्याने सीताबाई सारे सांगितले त्या दत्त मंदिराचे त्याने रम्य वर्णन केले सायंकाळी सुंदर आरती होते नगारा वाजतो टाळ ता, तास वाजवतात पुजारी भक्तिभावाने गोड गाणी म्हणतो ते इस्पितळीजवळच वेड्यांचे डॉक्टर फार सज्ज नाहीत सारे सारे त्यांनी सांगितले सीताबाईंनी जायचे ठरले येताना ठाण्यास भोजूने बळवंतरावस विचारले ठाण्यास हो तेथे कशाला तेथे ते तुरुंग आहे वेड्यांचे इस्पितळ आहे मला का कलेक्टर तुरुंगात घालीत आहे का वेड्यांच्या इस्पितळात पाठवीत आहे तेथे चित्र आहे तेथे चित्रातही भेटेल खरेच का तपास लागला तिचा असे कळले आहे चला तर मग करा तयारी वाऱ्यावर बसून जाऊ आगगाडीने जाऊ खरेच शामू रामू दामू वाऱ्यावरून पडतील ती सुद्धा येणार ना येईलच ती येथे एकटी थोडीच राहणार चला लवकर चला म्हणजे झाले सर्व मंडळी ठाण्याला आली त्या दत्त मंदिराच्या आवारात आली तेथील मोफत दवाखान्याचे डॉक्टर भलेग्रस्त होते त्यांची व वेड्यांच्या दवाखान्यातील डॉक्टरांची ओळख होती त्यांनी बळवंतराव आज मोटारीतून तिकडे नेले बरोबर भोजू व सीताबाई होत्या बळवंतरावांना दवाखान्यात ठेवण्यात आले सीताबाई व भोजू परत घरी आली हळूहळू सहारी व्यवस्था लागली सीताबाई दत्तासमोर सारख्या बसत व प्रार्थना करीत भोजू सर्वांना धीर देत होता बरे वहिका ओवेड सीताबाई आशेने मंदिरातील डॉक्टरांना विचारित होईल बरे तुमची चित्रा सापडली तर एका क्षणात वेळ जाईल ते म्हणाले कुठे गेली चित्रा सीताबाई रडू लागल्या सापडतील दत्तराजाची कृपा होईल डॉक्टरांनी धीर दिला तुमच्यासारखी चांगली माणसे भेटली ही देवाचीच दया हा भोजूच पहा देवाने जणू तो आम्हाला दिला देव दयाळू आहे तो आणखी थोडी दया नाही का दाखवणार दाखविल दत्तगुरू सारे चांगले करतील असे सिताबाई आशेने परंतु स्पुंदत मनाले.